अध्याय एकशे एकोणऐंशी वाजगर अजगरवृत्तीची अजगर प्रशंसा युधिष्ठिर म्हणाला हे आचार संपन्न कोणत्या प्रकारचे आचरण केले असता मनुष्य शोकमुक्त होऊन या भूतलावर राहू शकतो व या लोकामध्ये मनुष्याने काय केले असता त्याला संगती मिळते भीष्म म्हणाले याविषयी प्रल्हाद आणि अजगरवृत्तीने राहणारा एक मुनी यांचा संवाद पुरातन इतिहासाच्या रूपाने सांगत असतात तो असा ज्ञान संपन्न असल्यामुळे सम्माननीय अंतकरण स्थिर असलेला व व्याधी असलेला कोणी एक ब्राह्मण संचार करीत असता बुद्धिमान अशा राजा प्रल्हादाने त्याला विचारले प्रल्हाद म्हणाला हे विप्र आपणाला विषय आकृष्ट करीत नसून आपण दंभादी शून्य दयासंपन्न जितेंद्रिय कर्मेच्छा शून्य कोणावरही दोषदृष्टी नसणारे सत्यवादी कल्पनाशक्ती संपन्न विचारचतुर आणि तत्वज्ञानी असूनही अज्ञानाप्रमाणे संचार करी आहात कसलीही प्राप्ती व्हावी अशी आपली इच्छा नाही व कोणतीही प्राप्ती न झाली तरी आपणास वाईट वाटत नाही हे ब्रह्मनिष्ठ आपण सदैव तृप्त व कोणास इष्ट अथवा अनिष्ट समजत नसता कामादी वेग लोकांना खेचून नेत आहे पण आपणास कामाधिकांचे मूळ जे अंतकरण तेच नाहीसे दिसते धर्म काम आणि अर्थ या पुरुषार्थांविषयीची क्रिया आपल्या ठिकाणी मुळीच वास्तव्य करीत नाही असे दिसते आपण धर्माचे अथवा अधर्माचे आचरण करीत नाही आणि कामामध्येही आपली आसक्ती नाही आपण इंद्रियांच्या कोणत्याही विषयाकडे मुळीच लक्ष न देता साक्षीभूत असणाऱ्या परमात्म्याप्रमाणे बंधमुक्त होऊन राहिलेले आहात हे ब्रह्मनिष्ठ आपला आपणाला कोणते ज्ञान शास्त्र आणि आचरण श्रेयस्कर वाटते ते मला सांगा भीष्म म्हणाले प्रल्हादाने याप्रमाणे विचारले असता लौकिक आणि धार्मिक कर्तव्याचे ज्ञान असलेला असा तो बुद्धिमान ब्राह्मण सौम्य व अर्थपूर्ण अशा वाणीने त्याला म्हणाला प्रल्हादा पहा प्राण्यांची उत्पत्ती वृद्धी राहस आणि विनाश ही सर्व कारणशून्य अशा परमात्म्यापासूनच होतात म्हणून मला त्यापासून आनंद होत नाही व दुःखही होत नाही कोणत्याही प्राण्यांच्या ज्या वर्तमानकालीन प्रवृत्ती आहेत त्या सर्वास आत्मरूपी हीच कारणीभूत असून त्या सर्वही प्रजा आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी आसक्त झालेल्या असतात हे पूर्णपणे जाणले पाहिजे म्हणजे ब्रह्मलोकादी कोणत्याही लोकाची प्राप्ती झाली तरीही तृप्ती होत नाही कारण आत्म स्वरूपा आत्मस्वरूपामुळे ब्रह्मादी लोक अगदी तुच्छ आहेत हे पहा प्रल्हादा संयोगाचा शेवट वियोग हा असून संचयाचा शेवट नाश हाच आहे म्हणूनच मी कोणाकडेही लक्ष देत नाही सत्व रज इत्यादी गुणांनी युक्त अशी जेवढी भूते अथवा प्राणी आहेत त्या सर्वांचा नाश होणार आहे असे ज्ञान झाले व उत्पत्ती आणि मृत्यू यांचे स्वरूप कळू लागले म्हणजे प्राण्यांचे दुसरे कर्तव्य ते काय राहते महासागरामध्ये वास्तव्य करणारे सूक्ष्म अथवा धिपपाड असे जे जलचर प्राणी त्या सर्वांचाही नाश होतो असे माझ्या दृष्टोत्पत्तीस दुरु, येत आहे तसेच हे दैत्याधिपते पृथ्वीपासून उत्पन्न होणाऱ्या स्थावर जंगमात्मक सर्व प्राण्यांना मरण आहे असे मला दिसून येते हे दनुकुलोत्पन्न आकाशामध्ये संचार करणारे उत्कृष्ट प्रकारचे पक्षी जरी बलवान असले तरी त्यांना यावयाचा त्यावेळी मृत्यू हा येतोच आकाशामध्ये भ्रमण करणारी लहान मोठी नक्षत्रे ही वेळ येताच पतन पावतात असे दिसून येते सारंश मृत्यू हा सर्वही भूतांच्या पाठीमागे जडलेलाच आहे हे लक्षात ठेवून ज्ञानसंपन्न पुरुषाने परब्रह्मनिष्ठ व म्हणूनच कृतकृत्य कुर्त होऊन सुखाने घोरत पडावे प्रल्हादा मला साहजिकच रीतीने जर मोठाही ग्रास मिळाला तरी तो भक्षण करतो व काहीही मिळाले नाही तर अनेक दिवसापर्यंत उपाशीही राहतो मला एखादे वेळी कोणी माधुरी आदी अनेक गुणांनी संपन्न असे अन्न विपुल वाढतात आणि एकादे वेळी थोडे वो एकादे वेळी अगदीच कमी वाढतात आणि एखाद्या वेळी मुळीच अन्न मिळत नाही मी एकादे वेळी कण्या मिळाल्या तरीही भक्षण करतो एकादे वेळी पेंडही खातो व एखाद्या वेळी साळीचा भात किंवा कमी अधिक प्रतीचे मांसही भक्षण करतो एखाद्या वेळी मी मंचकावर शयन करतो एखाद्या वेळी मी भूमीवरही निसतो व एखादे वेळी मला ही मी एखाद बंगल कर जवसा चा ही शालीं वस्त्रे परिधान करो व एत्यंत मूल्यवान अस्त्र धारण करते धर्मबाखादी उपभोग्य वस्तु जर साहजिक रीति ने प्राप्त झाली तर मी तिचा निषेध करीत नाही व ती दुर्लभ असल्यास मिळवण्याच्या उद्योगासही लागत नाही ह्याप्रमाणे सुदृढ मृत्यू आणि शोक यांच्या विरुद्ध विद्वज्जनास मान्य पवित्र निरूप मोहग्रस्त लोकांस संमत नसलेले व म्हणूनच आचरण न केलेले जे आजगरव्रत त्याचे मी आचरण करीत असतो मी ुद्धि ने स्वधर्म भ्रष्ट न होता गोष्टी लक्षा वगवन संसारा मरियादित कर व भीति राग लोभ मोह कर करून जे आजगरव्रत आचरण करीत भक्ष भोज्य अथवा पेय यांचे फल अमुक असावे असा, असा नियम नाही देश व काल ही व्यवस्था केवळ दैव योगावरच अवलंबून आहे विषयलुब पुरुषाच्या हातून याचे आचरण घडत नाही तथापि हे अंतकरणा सुखदायक आहे अमुक मिळावे तमुक मिळावे अशा आशेने ग्रस्त होऊन गेलेले पण धनप्राप्ती न झाल्यामुळे खेद पावत असलेले जे लोक तात्विक दृष्टिया सूक्ष्म अवलोकन मी के हे आजरगर व्रत आचरण करीत अनेक प्रकार श्रेष्ठ लोक ही द्रव्यप्राप्ति के उद्देशा दीनपण अना आश्रय करीत अवलोकन के वैराग्यावर माझे प्रेम जडले, व मी मनोनिग्रह करून व शांती शांतिसंपन्न होऊन शुचिरभूतपणे हे आजगर आजगरव्रत आचरण करू लागलो सुख दुःख द्रव्याची प्राप्ती आणि अप्राप्ती संतोष अथवा असंतोष व मरण अथवा जीवित ही केवळ दैवाधीनच आहेत असे तत्वदृष्ट्या अवलोकन केल्यामुळेच मी शुचिरभूतपणाने या अजगर आजगर, आजगर व्रताचे आचरण करीत आहे अजगर काहीही उद्योग करीत नाही तथापि त्यांना जे फल मिळाव्याचे ते आपोआपच मिळते असे पाहण्यात आल्यावरून भीती राग मोह आणि गर्व यांचा त्याग करून वैधैर्य विचारशक्ती आणि निश्चय याचा अवलंब करून पवित्रतेने स्वभावतच इंद्रिय गमन नियम व्रते सत्य आणि शुचरभूतपणा यांनी युक्त आहे व योगजन्य फलसमूहाचा त्याग करून आनंदाने हे आजगर व्रत आचरण करीत आहे अंतःकरण हे परमात्म्याविषयी परामुख असून ते दुर्निवार व आषाळ बनलेले आहे व विषादिकांचाही संबंध असल्यामुळे ते परिणामी दुःखकारक होणार आहे असे कळून आल्यामुळे विचार करून परमात्म्याच्या ठिकाणी लय होईल अशा रीतीने त्याचा निग्रह करण्यासाठीच मी शुचिरभूतपणे हे आजगर व्रत आचरण करीत आहे मी कर्तृत्व भोक्तृत्व इत्यादी हृदय धर्म आणि वाणी व वा मन यांच्या अनुरोधाने वागत नसून प्रिय आणि सुख ही दुर्लभ व अनित्य आहेत हे पाहत आहे आणि म्हणूनच शुचिरभूतपणे हे आजगर व्रत आचरण करीत आहे त्या शास्त्रामध्ये आपल्या व दुसऱ्या मतांच्या अनुरोधाने आत्मा मजे अमुक अमुक है असा गहन तर्क करना व आप की प्रसार करना रे, जे ज्ञान संपन्न कवि हा व्रता पुष्क वर्णन के अस्तु प्रत्यक्षादी प्रमाण सिद्ध आने जे है जगते एखाद पर्वता कड़ाप्रमाणे केवल नाशास कारणीभूत है परमांम्या भिन्न है अज्ञ लोक ग्रह है, है पस्तुत अविनाशी निर्दोष आणि परिच्छेद शून्य असे जे सनातन ब्रह्म त्याहून हे भिन्न नाही असा माझा पूर्णपणे विचार ठरलेला आहे व म्हणूनच मी कामादी दोष आणि आशा यांचा त्याग करून लोकांमध्ये वागत असतो जो महात्मा पुरुष राग लोभ मोह क्रोध आणि भीती यांचा त्याग करून ती आजगर रूपी क्रीड़ा करील त्याला खातरीने सुखाने वगता ओम तत्सत